स्कंध तिसरा अध्याय आठवा गुणांविषयी बोध ब्रम्हदेवाच्या तोंडून ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे ऐकण्यात नारद तल्लीन झाला होता ब्रह्मदेव पुढे म्हणाले हे नारदा तू विचारल्याप्रमाणे मी तुला प्रकृती पुरुषातील भेद स्पष्ट करून ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ती सांगितली आता तुला गुणांच्या स्वरूपाची स्थिती कशी असते हे कथन करतो तू एकाग्र होऊ नय हे नारदा सत्वगुण आनंदरूप आहे कारण सुखामुळेच आनंद निर्माण होत असतो आणि सत्वगुणाच्या योगानेच सुखाची प्राप्ती होते असा हा परस्पर संबंध आहे सरळता सत्य शौच श्रद्धा क्षमा धैर्य अन, अन कंपा लज्जा शांती आणि संतोष या लक्षणावरून निश्चल असलेला सत्वगुण उत्पन्न झाला आहे हे नक्कीच सत्वगुणाचा वर्ण श्वेत आहे त्यामुळे सत्वगुणी पुरुष धर्मावर नितांत प्रेम करणारा आणि अत्यंत श्रद्धाळू अंत करण्याचा असतो सत्वगुणामुळे उचंबळून येतात सत्वगुण मनाला निंद्य वस्तूंपासून परावृत्त करतो श्रद्धेचे तीन प्रकार सांगितलेले आहेत ते असे सात्विकी श्रद्धा राजसी श्रद्धा आणि तामसी श्रद्धा तसेच हे नारदा आता गुणांचे वर्ण नाही रजोगुणाचा रक्तवर्ण असतो हा गुण अद्भुत अप्रिती उत्पन्न करतो कारण शेवटी रजोगुणामुळे दुःखाचाही अनुभव घ्यावा लागतो म्हणून रजोगुणाचा दुःखाशी संयोग असल्याने त्याच्यापासून अप्रीती निश्चितच उत्पन्न होते द्वेष द्रोह मत्सर दुराग्रह उत्कंठा निद्रा राजसी श्रद्धा अभिमान निग्रह गर्व हे सर्व गुणावगुण रजोगुणापासूनच निर्माण झाले आहे। म्हणूनच वरील सर्व लक्षणांवरून बुद्धिमान लोकांनी रजोगुणांची ओळख पटवून घ्यावी हे नारदा तमोगुण कृष्णवर्णाचा असल्याकारणाने त्यापासून पुरुषाला विषाद उत्पन्न होत असतो त्यामुळे आळस निद्रा दैन्य भय विवाद कृपणता कौटिल्य रेत वैषम्य तसेच कमालीचा नास्तिक भाव दुसऱ्यांचे दोष शोधण्याची वृत्ती हे सर्वच गुणाचे निदर्शक असल्याने ज्ञानवंताला या लक्षणावरून ओळखता येईल मुळातच हा तामसी श्रद्धेने परिपूर्ण असल्याने नित्य दुसऱ्यांना त्यापासून दुःख उत्पन्न करून देत असतो म्हणून शुभ इच्छणाऱ्या पुरुषाने नित्य सत्वगुणाची वृत्ती ठेवावी रजोगुण अत्यंत संयमाने पाळावा आणि शक्यतो तमोगुण नाहीसा होईल अशी कार्य करण्याचा प्रयत्न करावा हे सर्व गुण एकमेकांचे परस्पर पराजय करीत असतात त्यामुळे दोन गुणांची निग्रहपूर्व जोपासना करावी तमोगुण नष्ट करण्याचा प्रयत्न करावा हे तिन्ही गुण एकमेकांना नेहमी विरोध करीत असतात म्हणून सर्वज गुण एकमेकांच्या आश्रयाने आहेत असे म्हटले तरी वावगे होणार नाही हे नारदा केवळ सत्वगुणच सापडेल अथवा तमोगुणच दृष्टीस पडेल असे कुठेही असू शकत नाही कुठेही शोधले तरी या सर्व गुणांचे मिश्रणच आढळेल म्हणूनच हे गुण परस्परावलंबी आहेत आणि हे एकमेकांचे संलग्न असून ते परस्परांच्या आश्रयाने आहेत असे मी म्हणतो हे देवर्षे आता गुणांविषयी तुला अधिक विस्तारपूर्वक मी निवेदन करतो कारण या गुणांविषयी झाले तरीही सर्व भाव तू नीट लक्षपूर्वक आहे मी बोलत असताना तू मनात कोणताही संशय ठेवू नकोस तुला शंका आली तर तो सत्वर निवारण करून हे महाविचारी नारदा श्रवण आणि दर्शन यामुळे दोहतही निश्चित फलप्राप्ती होत असते कारण श्रवण आणि दर्शन हे फलदायी असल्याने शास्त्र सांगते आणि तसा फलदायी विषयी सत्वर अनुभव देखील येतो तेव्हा यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे हे पुत्रा संस्कारामुळे जेव्हा एखाद्यावेळी स्मरण होते त्या योगाने आपल्याला सर्व समजल्यासारखे वाटते पण वास्तविक पाहता ते खरोखरीच समजलेले नसते आता मी असे का म्हणतो हे तू पहा हे नारदा समज आपल्या कानावर वार्ता येते की अमुक एक तीर्थ अत्यंत पवित्र आहे ती वार्ता ऐकून आपली श्रद्धा बसते त्या श्रद्धेपोटी एखादा पुरुष घरातून निघतो आणि त्या तीर्थावर जाऊन पोहोचतो तेथे गेल्यावर त्या तीर्थाचे दर्शन होताच आपण ऐकल्याप्रमाणे हे तीर्थ आहे असे त्याला वाटते नंतर तो त्या तीर्थावर समाधानाने स्नान करतो स्वतः पवित्र झालो असे वाटून तो दान करतो हे राजसदान आहे रजोगुणा परिपूर्ण असलेला पुरुष तेथेच पुण्यक्षेत्राचा सहवास मिळावा म्हणून काही दिवसपर्यंत वास्तव्य करतो पण तीर्थाचे स्नान घडले म्हणून तो रोग द्वेष मद मत्सर मोह माया इत्यादीपासून मुक्त होतोच असे मात्र नाही किंबहुना तो मुक्त होत नाही म्हणून कामक्रोधादी हा पुरुष युक्त असल्यामुळे तीर्थक्षेत्र स्नान करीत तीर्थस्नाने आपल्या घरी परत येतो पूर्वीप्रमाणे सर्व भावाने युक्त होऊन राहू लागतो हे नारदा याचा अर्थ असा की त्या तीर्थाबद्दल त्याने फक्त कानाने ऐकलेले असते पण स्वतः त्याने अनुभव घेऊन ह्या तीर्थाची योग्यता पारखून घेतलेली नसते त्यामुळे अंधश्रद्धेने तो तीर्थयात्रा करतो आणि म्हणून त्यापासून त्याला कसलेही फल प्राप्त होत नाही असे घडत असल्यामुळे त्या पुरुषाचे श्रवण असले काय आणि नसले काय दोन्हीही उपयोगी नाही असले नसले तरी ते सारखेच आहेत हे अगदी निश्चित हे मुनी आपण जे अन्न निर्माण करतो ते कृषी केल्यामुळे निर्माण होते ते त्याचे फल होय असेच मानतो मनाला निष्पापत्व प्राप्त होते हे त्या तीर्थाचे फल असणे आवश्यक आहे तसे आहे का हे तू पहा क्रोध लोप मोह मत्सर तृष्णा राग मद, मध असहिष्णुता अशांतता हे सर्व पातके जर पुरुषाच्या देहापासून बाहेर निघून गेली नसतील तर तो पुरुष पुण्यवान समजता येणार नाही त्याला पापीच मानावे लागेल सर्व तीर्थांवरील स्नाने केल्यावरही जर पुरुषाची ही पापे धुऊन जात नसतील तर केवळ नामधारी शेतकऱ्याला जसे श्रम होतात तसेच तीर्थयात्रा केल्याने होणार हे व्यर्थ श्रमच होत आणि म्हणून निष्फल होय हे नारदमुने शेताला कुंपण करण्यासाठी श्रम केले नंतर कुंपणाने बंदस्त केलेली जमीन अत्यंत कष्ट करून उत्तम प्रकारे नांगरून टाकली तीत अत्यंत भारी किमतीचे उत्तम बियाणे पेरले हे सर्व शेतकऱ्याला कल्याणप्रद असेच वर्तन आहे पण असे सद्वर्तन केल्यावर ऐन हंगामाच्या काळापर्यंत रात्रंदिवस त्याचे रक्षण करण्याकरता झटून त्यातील उत्पन्नाची आशा असलेला शेतकरी जर अगदी शेवटी हेमंत ऋतूमध्ये फलाचे वेळी जरी अनवधानाने शेतातच झोपी गेला तरीही त्यामुळे जर व्याघ्रादी इतर अनेक पशूंनी आणि पक्षांनी अथवा टोळांनी सर्व उह्या पिकाचा नाश केल्यावर फलप्राप्तीच्या वेळी शेतकऱ्याची केवढी भर आहे तीर्थयात्रेचे जर देहापासून पातके जात नसतील तर ती तीर्थयात्रा दुःखाचेच फल देणारी होईल यात काय संशय अशी दुःख फल देणारी यात्रा व्यर्थ होय म्हणून हे पुत्रा काहीही कारणाने का, का होईना पण जर सत्वगुण अत्यंत उत्कट झाला आणि शास्त्राचे ज्ञान प्राप्त होऊन जर तो गुण वृद्धिंगत झाला तर हे नारदा ज्या तामस आणि राजस गुणांनी युक्त अशा भोग्य वस्तू आहेत त्यासंबंधी मनात वैराग्य प्राप्त होते तेव्हा वैराग्य हे उत्कट सत्वगुणाचे फल आहे आणि तो सत्वगुण बलात्काराने इतर दोन गुणांचा म्हणजे रज आणि तमगुणांचा पराभव करून त्यांचा पूर्णपणे नाश करतो पण नारदा या उलट जर रजोगुण उत्कट होऊन लोभाने तो वृद्धिंगत झाला तर मात्र तो सत्वगुण आणि तमोगुण या दोघांचा पूर्णपणे पराभव करतो हे निश्चित या दोन्ही तमोगुणाचेही असेच आहे तमोगुण उत्कृष्ट झाल्यामुळे वृद्धिंगत झाल्यास मोहाच्या योगाने तो फोफावतो आणि तो सत्व आणि रज या दोन्ही गुणांचा संयुक्तपणे पराभव करतो आता हे नारदा हे तिन्ही गुण एकमेकांचा पराभव कसा करतात हा प्रश्न आहे तर आता मी तुला त्याविषयी सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक ज्यावेळी सत्वगुणाची मोठ्या प्रमाणात वाढ होते तेव्हा धर्मतत्वात पुरुषाची मती स्थिर होते रजोगुणाशी संयोग पावणारी अथवा तमोगुणांनी युक्त असलेली कोणतीही भोग्य वस्तू ज्या मनामध्ये किंचितही येत नाही जेवडे सत्वगुणांनी युक्त असेल तेवढेच विचार आणि विकार मनामध्ये उद्भवत असतात त्यामुळे इतर गुणांना तेथे शिरकावच मिळत नाही आणि विना मिळणारा अर्थ धर्म आणि यज्ञ असे सात्विक भावाचीच इच्छा प्राप्त होते सर्व भोग ही सात्विक स्वरूपाचे असावेत अशी वासना निर्माण होते आणि तो पुरुष मोक्षाची अपेक्षा करू लागतो त्याचे मन राजस आणि तामसभोगाकडे चुकूनही वळत नाही तामस तर त्याला शिवतही नाही हे पुत्रा अशा तऱ्हेने सत्वगुण हा रोजगुणांचा पूर्णप्रमाणे पराभव करतो आणि नंतर तमो नाश करतो आणि अखेर त्या पुरुषापाशी फक्त सत्वगुणच शिल्लक राहतो आणि तो निर्लेप होऊन अत्यंत निर्मळ होतो शुद्ध होतो हे नारदा सत्वगुणाचे जसे आहे तसेच रजोगुणाचे तू समजून घे रजोगुणाची अत्यंतिक वृद्धी झाली म्हणजे पुरुषाचे मनात राजसी श्रद्धा उत्पन्न होते त्यामुळे तो पूर्वापार चालत आलेल्या सनातन धर्माचा जवळजवळ त्याग करतो आणि निर्वेद कसाही भलत्याच मार्गाने वागू लागतो राजस साधने उपलब्ध होत असल्याने भर पड़ते राजयस भोग प्राप्त तो त्यात होतो। हो नहीं होबला जेवी तमो गुण उत्कट होद्धिंगत होते वृत्ति अधार्मिक होते वेद धर्मशास्त्री विश्वास ओढ़ो तामसी श्रद्धां निर्मित होतेष द्रव्याचा व्यय करण्यास प्रवृत्त होतो सर्व ठिकाणी त्याची द्रोहबुद्धी निर्माण होते त्यामुळे त्याच्या मनाला कधीही शांतता लाभत नाही सत्वगुण आणि रजोगुण यांचा पराजय होऊन नाश होतो त्यामुळे पुरुष रागीड बनतो त्याची दुष्टबुद्धी वाढते आणि तो पूर्णपणे वेळा होतो तो महत्वाच्या गोष्टीतही स्वैराचाराने वागू लागतो मन मानेल तसा तो राहतो अशा तऱ्हेने सत्व रज आणि तम यापैकी कोणताही गुण एकटा राहत नाही हे गुण संयोग धर्माने युक्त असतात म्हणून हे गुण नेहमी एकमेकांच्या एकमेकांच्या आश्रयाने एकत्र राहतात रजोगुणा वाचून सत्वगुण राहील किंवा सत्वगुणाविरहित रजोगुण असेल किंवा दोहो वाचून आढळेल असे कधीही आणि कोठेही संभवत नाही ही, ही, ही।, ही गोष्ट हे पुरुष श्रेष्ठा तू समजून घे ते सर्व गुण परस्परावलंबी आहेत सारांश सत्व या शिवाय याशिवाय तमोगुण संभवत नाही सर्व गुणांचे कार्य भिन्न असले तरी ते मिश्रच असतात यात शंका नाही तेव्हा एवढेच लक्षात ठेव की सर्व गुण परस्परांच्या आश्रयाने राहत असल्याने एकमेकांपासून ते विमुक्त नाहीत इतकेच नव्हे तर त्या सर्वही गुणांचे ठिकाणी उत्पादन हा धर्म आहे त्यामुळे ते तिघेही एकमेकांचे जनक आहेत कधी, कधी तर हे नारद म्हणे सत्वगुण हा तमोगुण आणि रजोगुण यांना उत्पन्न करीत असतो तर काही वेळेला सत्वगुण रजोगुण यांना प्रत्यक्ष तमोगुणही उत्पन्न करू शकतो हे मुने ज्याप्रमाणे मृतपिंड आणि घट हे जसे परस्परांना उत्पन्न करतात तसेच हे गुणही परस्परांना निर्माण करतात देवदत्त विष्णुमित्र आणि यज्ञदत्त इत्यादी प्रमाणे बुद्धीमुळे स्थित झालेले हे गुण परस्पर वासना निर्मिती करीत असतात स्त्री हे परस्परांशी संयुक्त होतात तसेच रजोगुणाला सत्वगुणाच्या योगाने मिथुनावस्था निशय प्राप्त होत असते तसेच सत्वगुणाला रजोगुणामुळे मिथुनावस्था प्राप्त होते तसेच तमोगुणाला रजोगुण आणि गुण या दोघांच्याही योगाने मिथुनावस्था प्राप्त होते हे तू ध्यानात ठेव अशा प्रकारे गुणांविषयीचे विस्तारपूर्वक निवेदन श्रवण केल्यावर नारद म्हणाले अशा प्रकारे माझ्या पित्याने मला गुणांच्या अनुपम रूपाविषयी विस्ताराने कथन केले आणि मीही एकाग्र होऊन श्रवण केले नंतर मी पित्याला प्रश्न विचारताप्त